बटाट्याची चाळ या मूल मूळ ध्वनिचित्रफीतीवरून लोकाग्रहास्थव आम्ही ही ध्वनीफीत तयार केलेली आहे श्रोत्यांनी लक्षात घ्यायचंय की एकसष्ट सालातलं हे ध्वनिमुद्रण आहे त्यावेळचे काही तांत्रिक दोष बऱ्याच प्रमाणात काढायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे श्रोत्यांनी आमच्या मर्यादांची नोंद घ्यावी बटाट्याची चाळ साठ एकसठ सालची ही पुलनची चाळ आत्ताच्या मध्यमवर्गीय माणसापेक्षा साठ एकसठचा मध्यमवर्गीय माणूस हा पूर्ण वेगळा होता त्यातही चाळीतला मध्यमवर्गीय माणूस हा आणखीन वेगळा त्या काळातल्या साध्यासुध्या माणसांच्या रोजच्या जगण्याचा हा प्रवास पुलनच्या आवाजात कानावर पडले की माझं मन तीस पस्तीस वर्षांनी मागे जात एकदम आमची बटाट्याची चाळ वारावाची वरात वारा असामी असामी वगैरे नाट्य ची, ची एक वाद्यसंगीतातली नांदी होती म्हणजे सिनेमातील लोक ज्याला टायटल म्युझिक म्हणतात तसंही टायटल म्युझिक होत सतरा फेब्रुवारी एकोणीशे एक रोजी मुंबईच्या भारतीय विद्याभवनामध्ये आय एन टीच्या महोत्सवामध्ये ह्या बटाट्याच्या चाळीचा पहिला प्रयोग झाला म्हणजे तीस वर्षापूर्वी आता त्यापूर्वी दोन अडीच अशक मी लंडनला तिथल्या महाराष्ट्र मंडळाच्या मदतीसाठी बटाट्याची चाळ्या माझ्या पुस्तकातून अभिवाचन केलेलं होतं काही लेखांचं पण त्यानंतर या चा महोत्सवामध्ये मात्र मी रंगमंचावरून बहुरूपी खेळच करायचा असं ठरवलं आणि त्याप्रमाणे भारतीय विद्याभवनामध्ये हा पहिला खेळ झाला प्रचंड बळीतल्या अनेक प्रसंगांचं बहारदार शब्दचित्रण पुलनी अगदी आपल्या खास शैलीत केलेलं आहे रंगमंचावर सादर करताना पुलंनी त्यातले काही प्रसंग निवडले होते त्यातलाच हा उपास हा उपास आता आपण ऐकणार आहोत डायटिंग हा आजचा परिचित आणि अगदी कौतुकाचा शब्द पण 60-61 साली डायटिंग हा शब्द चाळीतल्या पंतांच्या दृष्टीनं उपास या रूपानं आला होता आता पंतांचा उपास हा चाळकरांच्या कौतुकाचा आणि उत्साहाचा विषय कसा काय झाला ते आता आपल्याला ऐकायचंयच्या सुंदर्या खातून गपचूप स्वतः देखील केव्हा टाकल्या आणि सोमण बिल्डिंग मधल्या उकेडव्यांच्या घरी नेऊन केव्हा दिल्या ही गोष्ट त्या अन्ना पावसाच्या बायकाला कळण्याच्या आधी आमच्या कुटुंबाला कळली एच मंगेशराव म्हणजे आमच्या ताईतले एकमेव संगीतज्ञ पण त्यांना कुठल्या कुठल्या चीजांचे अंतर येत नाही हे वास्तविक गाण्यातलं एवढंच करणाऱ्या राघुना देखील बरोबर ठ बाबरीबाई त्रेलोरकरांनी आपल्या सोन्याच्या पाटल्या घाण टाकलेली गोष्ट त्या घाण खटावती शाई वायनापूर्वी आमच्या काळी सगळ्यांची तोंडी झाली आणि रतन समेर म्हणजे न्यू गजकर्णा फार्मसीच्या समेर काकांची मुलगी तिने द्वारकानाथ दुप्ट्यांच्या मधूला लिहिलेलं प्रेमपत्र त्या मधूच्या हातात पडण्यापूर्वी ना काशीनाथ नाडकर्णाच्या मुलांनी गॅलरीत उभं राहून म्हणाला तसं खाड खाड खाड खाड म्हणून सगळे बहिजीचे वंशज या ना त्या जातीत नाही तर पोट जातीत जन्म घेऊन आमच्या बटाट्याच्या झाले तर ती वस्तीला आल्यासारखे आलेले आता वास्तविक माझा उपास आता निश्चय मी माझ्या मनात सज्जनाखिरीहरा कोणालाही सांगितलं नव्हतं पण उपास सुरू होऊन पुरते दोन तास नाही झाले तर वर्धन सुरू नाही पंत आता चाळीतली सगळी मंडळी मला पंत म्हणतात वास्तविक पंत वाटावं वा, असं माझ्यात काही नाहीये मी चांगला टेलिफोन ऑपरेटर आहे मी आता ते बूट पॅन्ट वगैरे घालणं नाही आपल्याला ओळख म्हणजे काय पंत पंच हा काय तुला मॅजनेस अशा तात चोका दिनाला त्रील के सुरुवात केली तुला काय वाटतं चालू तुझा बास कायशी फास्ट करून न्यू सँक्शन करेल अरे हा तर बासला कन्व्हिन्स करायचा म्हणजे वेळच नाही तुला सांगतो तुला पाहिलं मी शिकणोट देतो ना म्हणजे कधीनचा सारा तर इंडिया यू विल गेट ऍज मच लिव्ह बस काय करतो पण शोकाजी नाना जरा माझा ऐकणार का खरं तू काय सांगणार ना मी काय ऐकणार दिस इज हंबर हा तुला सांगतोय इथे म्हणजे दोन चार तासाच्या उपासानंतर माझ्या शरीराची आशक्तता कणकण वाढत होती आणि शोकाजी नानाला जोर काढत होता जेवून घ्या बघू जेवून घे खरा सोन्यासारखा संडे आहे फिश पण काय मिळाली होती आज सुमारे दोन अडीच तास करून शोकाजी नाना किल्लोकेकर निघून गेला त्यानंतर आमच्या चाळीतले नाट्यभैराव कुशाभू आणि प्रवेश करा त्यांनी काय एक नाकार तुम्ही आमचे पाठचे भो आम्ही तुम्हाला काय सांगावं बरं बट तुम्ही हा दारूचा दुष्टनाद सोडा अशाच चालीवरती सुरुवात हो केली एकदम <laughs> पंत तिथे खुशाल होऊन मला पाठवून घास देखील फिरवला हो पंत चला उठा दोन घास खाऊन घ्या या क्या अत्यंत सुतकी अगले का संकेत मैं मनात डोकावले पंत इतकी वर्ष अपने राहलो भावा भावा सारखे आमची आम की आत्ताच मनाली कि केला के जेवत हो तो तसा पंथ जेवाय नहीं तो कुंत आचार्य बाबा बरवी मुंज आठवा पंचावन जिले उठवा होते ना तुम्हें तुम्हें वरती कुशाभाव ने गुंद का देखे का तो कलवरा पड़न आज हमारुटुंबा उसे मजा ऐसी माला ऐका नहीं बोला मला फक्त पाहायचं आहे आणि ते म्हणजे तुम्हाला भरपूर जेवताना पण त्या जनोबा रेगाचं म्हणणं एवढं काय मनाला लावून घेता जनोबा जनोबाचा काय संबंध खळ संबंध असं म्हणून कुशागाव नाट्यभैरवाने एक प्रदीर्घ निश्वास टाकला नाटक कळलंय कहना बर महा सगी अरे तीन दमरीच टमरेल का है जाना बरोबर क्या देन जाएगी हि इथे सारे टाकन जाए बर टमरे कहीं चाहना उजाड़ा टमर कोबड़ा ढाक उजाड़ा थोड़ा राहत तीन दमरीच टमरेल का है ते आणि त्याच्या चोरीचा आरोप तुमच्यावर चोरी मला काहीच नाही पंत तुम्ही मुळीच काळजी करू नका उद्या शंभर कमरेला भरून ठेवतो त्या जनबापुडे वापर म्हणाल एका दिवसभर पंत तुम्ही हा उपासाचा दुष्टनाश सोडा ही अन्न ब्रह्माची उपेक्षा आहे माझे अक्षर ऐकून न घेता एक तू एकटाच सारखं बोलतो नाही बाकी आधी म्हणजे काय विचारू नका शेवटी मग मी त्यांनी गेल्याच महिन्यात केलेल्या एका नाटका संबंधी जरा बोलणी काढली तर जरा गाडीने दूर बदल पण किती अगदी छोडावं लगेच गाडी मेन लाईन वर नका ओपन करू नका ओ पण मी काय करतोय कळत बरं मला दिल दिल नका या का। आता माझ कठीण झालं माझं तो एक अक्षर ऐकून घेत नव्हता बाकी ही कुशलभाऊची तारीफ एका त्यांनी आमच्या काळीच्या नाटकामध्ये उत्साहाच्या भरात स्वतःच स्वतःच्या नोकऱ्याच आणि परद्याच्या लबला ही तिन्ही भाषणे एकट्यानीच म्हणून टाकली <laughs> रंगभूमीवरच्या दुसऱ्या कुठल्याही सेवकाला टिकू म्हणून द्यायचं नाही असला अगदी संकल्प असल्या का वागतो आमच्या चाळीतल्या रामाकडे जसे एकमेकांना टिकू देत नाही त्यातला कुशाभाऊ नाट्यभराच्या राणा भीमदेवी भाषणामुळे माझ्या उपासाची वार्ता चाळीत सगळ्यांना कळली आणि जो तो अगदी पाहून न वाजता आमच्या बेराडात यायला लागला मी जरा बोलायला समोर बोलतो तुम्ही स्वस्त बळा तुम्ही स्वस्थ तुम्ही सगळे जण आले दळ मंडळाचा किराणा मुसलमानाचा व्यापारी तो शाह चापशी तो देखील तू असा अपास अपास नाही करा हे बघा आता कोण अपास करायला लागला नाही आम्हाला आता धास्ती वाटते हे कच्छ मध्ये आमचा एक ते अशी तपास करून गेला हे तू असा अपास तपास नाही करा आम्हाला नाही धास्ती वाटते बरोबर आहे सगळ्यांनी तुपास करायला सुरुवात केली तर हे तो किराणा मुसलमानाचं दुकान चालणार कच जनोभार एका या माणसाला कुठल्याही प्रसंगाचं गांभीर्य कळत अस मी अगदी स्वस्थ पडून होतो बाकी मी काय करू शकणार होतो म्हणा मंडळी की तर चेहरे करून माझ्याकडे पाहत होईल <laughs> खिडकीच्या दादा म्हणून टाईमची काही कार्टी डोकावत होती बाबा मारणार का चांदू हे चढ माझ्या जीवावर देखील उठल त्याला परत पाठीकोडीचा धपा टाकून बरेकडे झालं आज येणारा प्रत्येक जण पंत त्याला स्वस्थ पडू द्या वेळा असं म्हणत आपण मात्र आमच्या बिराडात गर्दी करत होतो चौकशीला आलेल्या मंडळीने माझ्या खिशातले पिवळे हत्ती संपवले लक्ष मी जरा बोलायला सुरुवात तेवढ्या एकाने आणून माझ्या उश्याशी उद्बत्ती देखील लावली मग मात्र मी कळवून सांगितलं हवाहो हा जो काही मी उपास सुरू केलाय ना तो सोडा पंत तो तुम्ही सोडावा त्या कुशाभाऊ नाट्य भरवायला दुसऱ्यांची वाक्य मध्येच तोडायची की भयंकर खोड आहे जे एकदा आमच्या ताळीतल्या भाऊबंकी नाटकामध्ये हा राघोबा दादाचं काम करत असताना रामशास्त्राच्या पार्ट्यानी ह्याला तुला देहांत प्राश चिंता नुसतं तुला एवढं म्हटल्या आपण राघोबा दादा फिर विसरून ह्याने तुला काम करला देहांत प्राश तुला अत्यंत आज जमलेल्या बायकांना काय सांगत होती देव जाणी हे या महाभागाचं दर्शन असला चेहरा कोण माझ्याकडे पाहत होती तर या आयुष्यात माझ्या तोंडाकडे उडाल डोळा करून कुठल्याही बाईनी पाहिलेला मला काही गडी आठवड्या उपासाचा निराळा निराळा म्हणतात तेच इतक्या लवकर माझ्या चेहऱ्यावर आलं असेल अशी काय माझी कल्पना नव्हती या सगळ्या संकटातून माझी सुटका करायला गजेंद्र मोक्षा कवी साक्षात श्री विष्णू यावे तसे आमचे एच मंगेशराव हातात एक तबला आणि सोबत आपल्या सुस्वर आणि सुदृढ पत्नी वरधाबाई यानं घेऊन आली वरधाबाईंच्या आदर एक तांबोराव पण एकटा डिमोशनल सांग म्हणायचं फारीच चाय अशी प्रस्तावना करून एच मंगेशरावांनी माझ्या कॉटच्या पायथ्याशी सपत्नीक तळ ठोकला आणि वर्धाबाईंनी मीराबाईच्या तुमबिन मोरीत तोंड घातलं <laughs> वर्धाबाई गोवर बोल नसतील आमचे तमाम शेजारी छोट्याशा मनमाच्या जाहिरातीत जसे तमाम रोग माणसास पाहून उंदिरी आणि पळतात बिराडात पळाले खोलीत फक्त हट्टंडी दंपतीचं संगीत आणि मी एवढे शिल्लक राधाबाई म्हणजे काय घात खडिस पामो द्रौपदी थोडी खडीस बामो करते rakulaaj hamari rakulaaj hamari rakulaaj hamari kkk gram mari kkk gram mari kkk gram वर्धाबाई असा एक स्वर लावत होत्या आणि मंगेश्वर तबल्यावरच्या अशा काही करामध्ये फुटत होते की माझ्या उपासाची खबर घ्यायला तो गोवर्धन धनगिरीधारी खरोखरच येतो की काय अशी मला धाकती वाटत माझ्या पोटात विलक्षण कालवा सुरू झाली ती त्या उपासामुळे होती कारण उपासा हट्टी दंपतीच्या संगीतामुळे ती सांगणं कठीण आहे मला केव्हा लागला ला कोणाट होगा झालो जा त्यामुळे रात्रीचे साडे वाजले होते पहिल्या दिवशीच्या उपासात कॉफी केळी संत्र और एक अंड उकडून <laughs> भुईमुखाचे दाणे भुईमुखाच्या दाणेनी जर आम्हाला पित्त सारखं होतं म्हणून लिंबाचा रस आणि कॉफीनी थोडी बद्दकोषाची भावना होत आहे म्हणून दूध आणि दूध पच्यायला जर जाऊ नये म्हणून काय काढचं आपल्या काळ्या म्हणू आणि दोन चमचे मध बस एवढ्या होती भाव <laughs> दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या चाळीतले एकमेव साहित्यिक मासाक आणि कोंबुरपेकर आपल्या चाळकरी या हस्तलिखित दैनिकाचा एक अंक घेऊन आले आणि खरं राज्याच्या सनदा अर्पण कराय तसा त्यांची तो अंक मला दिला जाण पण तो उपोषण विशेषांक <laughs> चाळकरी या हस्त आपल्या हस्तलिखित दैनिकाचा साठ अंक कधी निघाला असेल <laughs> प्रत्येक अंक आपला विशेषांकच असतो आज चाळ उपोषण विशेषांक त्याच्या आधी एकदा स्वच्छता विशेषांक त्याच्या अगोदर चाळ पुनर्रचना समिती विशेषांक गरजी पुरवणी सकट त्याच्या आधी एकदा भाडे विशेषांक म्हणून मग भाय्या विशेषांक मग नळ विशेषांक अशी विशेषांकावर विशेषांक काढायची या पोंकुर्फेला खोडत आहेत पण त्याच्या विशेषांक तर काय मला विशेष वाटलं नाही पण त्याच्यावर मथरा वाचून मात्र मी स्तंभित झालो चाळी या ऐक्यासाठी पंतांचं आमरण उपोषण आंबुर्फे पण पोंपूर प्रकरणावर काही परिणाम नव्हतो त्याच्या प्रत्येक विशेषांकानंतर चाळीसलं कोणी ना कोणीतरी त्याच्यावर असं तेवढा खेक असतं काय कुठला गाडवानी सांगितलं तुम्हाला माझं उपोषण चारी ऐक्यासाठी म्हणून वावा असं कस आहो सगळेजण असंच म्हणतायत मग सगळेजण गाडाव्यात माझ्या उपासनाचा चार्य ऐकायचे काही संबंध नाही वावा वावा अहो वा। आपले हे आहेत ना समय काका सगळे काका ते म्हणाले की तुम्ही चार इथल्या जातीय ऐक्यासाठी हे उपोषण सुरू केलंय म्हणून समय काका गेल्या थड्ड्यात ठीक आहे अण्णा पावसे म्हणाला की हेडक्लार्के तुमची जीव सॅक्शन केली नाही तेव्हा अण्णा पावसे जनुबार तो म्हणाला <laughs> <रेहे, ज़ुआ> <laughs> रागावू नका रागवू नका पण तु जनोबा रे गे म्हणाला की त्याचा टमऱ्या जोडाचा आरोप तुमच्यावरती केला मला जनोबा गेला पहिल्या दोन वाक्यामध्ये खड्डा आणि मसाणे जागा भरल्यामुळे आय त्यावेळी जनोबाला कुठे पाठवा होते महाराज तुमच्या शेवटी जनोबा गेला या तसं पण सर्व नमाज तुमचा पण कोंबर प्रकारावर त्याचा काही परिणाम नका अगदी रेफ्रिजरेटर मध्ये मेंदू ठरल्यासारखा शांतपणाने उभा होता ठीक आहे मग उद्याच्या अंकात आपण खुलासा प्रसिद्ध करूया काय नको खुलासा मिळतात माझ्या उपास ताडीशी काही संबंध नाहीये मग कशाशी संबंध माझ वजन कमी करण्याशी काय हो हो माझं वजन कमी करण्याशी नाही म्हणजे रागाव नका म्हणतो पण उपास हा समाजातलं आपलं वजन वाढवण्यासाठी करतात ना हो मारायला माहिती काय ते करतो हे वाच म्हणून मी माझं वजन आता काल टाळून त्याच्या पुढे आढळलं वाचते अरे वा काय वाहु समजदार गंभीर झाले अरे ते काय वाचतात मागलं वजन वाच बहुत समजार <laughs> बारा स्टोन आणि तेरा पाऊंड म्हणजे फक्त तेरा पाऊंड वाजतो पण दोन आणि बारा स्टोन वाटायचं काय चौदंबारे किती झाले किती किती किती किती किती किती किती काय करतो चौदंबार चाळीस आहे हो म्हणजे चाळीस एकशे चाळीस अधिक चौदा अरे एकशे चाळीस अरे अठ्ठावीस एकशे अडुसष्ट अधिक तेरा एकशे एक्क्याऐंशी तुझ्या अरे लोकांची वजन घेऊन करायचंय <laughs> <हुई नुँगा। laughs> <हुई नुँगा। laughs> हा का मला एकशे एक्क्याऐंशी पाऊन वजन झालं माझ आता याच्यातून कदाचित मला ब्लड प्रेशर होईल होईल बोलल ब्लड प्रेशर होईल कदाचित मधुमेह होईल हार्ट ट्रबल होईल मेलो पटकन तर चाल येणार आहे का मदतीला का नाही म्हणजे रागवणं का पण तो परवा आपली पावशांची म्हातारी वाढली ना आम्ही सगळेजण हौसे ना हौसे ना हौसे ना म्हणतो हौसे नागव ना का म्हणतो पण तुम्ही अगोदर का नाही हो सांगितलं जा अरे अगोदर तुम्ही कोणी बोलायला तयार असाल तयार असाल तर जा जा हळूहळू माझं उपोषण खाजगी असल्याच्या हातीचा संबंध चाळभर झाली आणि पेनने त्या खाजगी झालं हे <laughs> माझा हात दाखवून अवलक्षण आहे नसती भानगड आहे अशा प्रकारची कुत्सित टीका सुरू झाली तिकडे मी संपूर्णपणाने दुर्लक्ष केलं एकशे एक्क्याऐंशी पाऊड ते काळ रात्रंदिवस माझ्या डोळ्यापुढे नाचत होतं आपलं वजन कमी झालं पाहिजे या विचाराने माझी झोप देखील उडाली पण झोप कमी झाली तर त्याच्यावर वजनही थोडं थोडं कमी होतं म्हणतात म्हणून मला त्याचंही काय वाटत नव्हतं मी पूर्वी सारखा झोपत नाही या विषयावरती आमच्या धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता गोरत्तर असता राष्ट्रभर साहेब <laughs> एका महिन्यात पंचवीस पाऊस वजन कमी करून दाखवत खरा अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्राच्या हो पुस्तकात डोकं खुपसायला सुरुवात केली प्रोटीन युक्त पदार्थ चरबी युक्त द्रव्य वगैरे शब्दांच्या पद्धतीची माझे आस्था विलक्षण वाढायला लागली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की या आहार शास्त्रात पारंगत असलेले विद्वान मला रोज आधी डजनावर भेटायला आले म्हणजे ज्या आमच्या चाळीक्या लोकांनी माझ्या उपवासाची चेष्टा केली होती त्यांनीच आता मला डाएटचा सल्ला द्यायला सुरुवात केली उदाहरणार्थ आमचे शोकाजी नाना तिलोकेकर हे सर पण तुला सांगतो मी चला लिसन माय गुड फ्रेंड तुला सांगतो चला तू डाएट कर डायट बटाटी सॉल बटाटी बटाटीचं नाव पण नको कळू हा बटाटी त्याला फार खाती व्हायला होतं नाव पण नको काढू आपण हो तुम्हाला पण तो कुठे राहता म्हणून तर आपण नुसतं चाळीत राहतो एवढं ना का हा म्हणजे बटाट्याच्या चाळीस म्हणू नका वजन वाढेल <laughs> जनोबर आहे का नेहमी तीर्घ बोलायची सवय त्याला सोडा देणार नाही परस्पर जाऊन टाकला प्रत्येक गोष्टी काय म्हणजे मी जोक मारतो पण तू घ्यात ना का माझा तू बटाटी सोड बी सोड मी काय काय सोडलं असताना माझं वजन कमी होईल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली पण तो मी सांगतो तुम्हाला मुख्य म्हणजे तुम्ही साखर सोडा साखर काय सोडा नाही नाही पण का सोडा मीठ सोडा पण तो, तो माझा ऐकायचं का जगा� मुख्य म्हणजे तुम्ही भात सोडा काय तरी लाव भात काय सोडा <laughs> काशीनाथ नाडकर काय तरी लावा भात आम्ही काय का भाताचं कुठे वजनाशी काय सांगा आमच्या कोकणात सगळे जण भात काटात कुठे येतो लठ्ठ काय तरी पंत माझा ऐकणार तुम्ही डायरी सोडा डायरी सोडा पंत तुम्ही तेल आणि तळवे बघा सोडा नाही पंत तुम्ही लोणी तूप सोडा पंत तुम्ही स्मोकिंग सोडा नाही पंत तुम्ही आधी दिवसात लोकं सोडू बघा होत पंत तुम्ही पत्ते काढणं सोडा आणि सगळंच म्हणजे भाईसाहेब चौबालाने अगदी कर केला पंत मी सांगतो तुम्हाला तुम्ही नोकरी सोडा नोकरी सोडा आणि याचं काय करा काय तुमची टेलिफोन आपल्या नोकरी वजन वाढत कुठली फिसवी नोकरी का फिसी नोकरी अहो काही धूरच्या लोकांनी मला मुंबईत सोडा असाही उपदेश केला होता पण तो माझ्या वाढत्या वजनाकडे बघून केलेला नसून बटाट्याच्या काहीच्या दोन दोन खोऱ्यांच्या चाकांच्याकडे बघून गेलेलाच आहे न कळण्यात काही हा नव्हतो मी आण आता फक्त बायको सोडा हे सांगणार आहे महाभारत सोडा होता सगळ्या जणांचं ऐकून मी माझ्या मनाचं करायचं ठरवलं आणि पहिला उभा म्हणून मी निरनिराळ्या काट्यावरती जाऊन माझं वजन केलं प्रत्येक ठिकाणी निराळ वजन शिर्टी रेल्वे पार्सर हातासल्या एका हुंडेकर्याच्या वशिलांनी त्याच्या तागडीवर जाऊन उभारायला तो तिकडं ते बंगाली म्हण आणि देशी म्हण वगैरे कधी माझं वजन शंभर पाऊंडाच्या खाली कधी दोनशे पाऊंडाच्या वर तिकीटवाल्या यंत्रात तर वजनाबरोबर भविष्यही बदलत तो। तो एका तिकीटावरती मी अत्यंत धूर्त आणि आपमतलबी आहे तो तर दुसऱ्यानी माझा इतका समजूतदार मनुष्य दुनिया मी क्वचितही मिले का असलं वार्तिक केलं एका गाड्यावरती माझ्यावरून दोनशे बारा तोंड दाखवून माझ्यावरती कौटुंबिक आपत्ती कोसळणार असल्याची एक पूर्व सूचना दिली या सगळ्या प्रकरणात मला फक्त चौदाचा पाडा चौदा सोळे चोवीस दोन इथपर्यंत पाठ शेवटी मी आमच्या हापी समोरच्या इराण्याच्याच काट्यावरती वजन करायचं असं ठरवू आहार परिवर्तन सुरू केखण्यात सगळ्यात जास्त कॅलरीज असतात मग प्रथम साखर सोडायचं ठरवलं घरात साखरबंदी जाहीर केली दिवाळी देखील तिखटा मिठावर उडा अशी सक्त ताकीद दिली आता मुलांसाठी म्हणून काही गोडाजोडाचं करायचं असेल तर कळ एवढी आपल्या एक सवलत ठेवली चहा देखील बिनसाखरेचा सुरू करा आता भात भात अजिबात वर्ज करणं शक्यच नव्हतं म्हणून पहिला भात आणि ताच भात एवढं सोडून मधला भात तेवढा आपला एवढं एक आणि मधला भात तेवढं वर्ज केलं उकडलेला पाडेभाज्या नुसत्या खाणं कसं काय जमणार हा विचार किती पोकळ आहे हे ते खाल्ल्यानंतर मला लक्षात आणि नेहमीच्या पालेभाज्यात ती काय निराळ करते मला अजूनही काही कळलेलं नाही मी उपास करतोय म्हटल्यानंतर आमच्या तालुक्यात सगळे लोक समाचाराला येऊन गेले होते पण आचार्य बाबा बर्वे शेजारी असून देखील आले नाही कारण उपास हे आचार्य लोकांचं राखीव पुरण ही दोरी माझ्या घ्या अडकवून तुम्ही हा दौर दुष्टपणा केलात हे ठीक पण तुमच्या वयाला न शोभणारी ही झिंगाम जरा इतर कुणा काही केली असती तुमची धडग्यात नव्हती मी तुम्हाला क्षमा करतो आहो आचार्य या बस बस हे पा हा मी हे प्रकार चालवला नाही दोरीवाच्या उड्या बिड्या मारायचा वजन कमी करण्यासाठी चालवलं त्याचा काही उपयोग होणार म्हणजे त्यासाठी प्रथम तुम्हाला काही गोष्टी सोडाव्या लागतील आहो या वयाच्या दोरी उड्या मारताना मी लाट देखील सोडल्या बघताना तुम्ही ते ठीक झालं पण मुख्य म्हणजे बोलणं सोडा बोलणं सोडू जिभेचा उपयोग खाण्यासाठीच कमी करायचा एवढंच पाहायला असेल तुम्ही पण बोलण्यासाठी कमी केल्याशिवाय काही उपयोग होणार हो पण असं का मी कसं शक्य का एवढा संयम आहे तुमच्या एवढा मनोनिग्रहण आहे मौनाचं सामर्थ्य मोठ आहे मौन हे शस्त्र आहे मौन हे सामर्थ्य आहे मौन हे आहे मौन हे माझ्या दोहीचं एक टोक हातात धरून आचार्य बाबा बरवे मौन या विषयावरती दीड तास बोल बोल बोल, बोल, बोल, बोल। मग मा मात्र मी ठरवलं की यापुढे उपास वजन कमी होईपर्यंत उपास मला काटकोळा झाल्याचे स्वप्न पडायला लागली भरल्या ताटावरून मी उठून जायला साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापट व्हायला लागतो नुसतं फळांच्या वरती मी जगायला लावतो केळी पाहिली की त्याची जीवनसत्व दिसून अनादि अनंत तत्व सापडलेला ऋषी मुनींच्या प्रमाणे माझ्या अंगावरती अष्टसात्विक भाव दटायला लागले ला। लिंबाचा रस म्हणजे मला अमृतासारखा प्रिय वाटायला लागतो धारोष्ण दुधासाठी अजून अंधेरीच्या गोठ्यापर्यंत मी जायला लावतो <laughs> दोरीवरच्या उड्या ह्या खालच्या मजल्यावरच्या लोकांनी आखसाने व दुष्टपणाने केलेल्या तक्रारीमुळे मला थांबाव्या लागल्या म्हणजे दहापर्यंत उघड्या मागण्या की मजल जाऊन पोहोचली होती संध्याकाळी ऑफिस सुटलं र सुटलं की भर गिरगाव रस्त्यातून खड्डे आणि बायका चुकवीत रणे सारखं मला वाटायचं एकदा धावाने वजन करून पाहलं पण नाही बरोबर एक महिन्यानंतर मी आमच्या हाफीस समोरच्या का इराण्याच्याच काट्यावरती जाऊन वजन करणार होतो बरोबर एक महिन्यानंतर मी आमच्या हाफीस समोरच्या इराण्याच्या काट्यावरतीच काढलो आणली टाकली एक महिन्यापूर्वी याच काट्याने माझं वजन एकशे एक्क्याऐंशी पाऊंड दाखव एक महिना दा महिन्याचा आहार निराहार शुद्ध सात्विक आहार सोय चौड्या रनिंग इतके उग्र साधन आणि तपश्चर्या केल्यानंतर माझं वजन माझ्या डोळ्यात विश्वास एकशे ब्याण्णव तेव्हापासून वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टीला जा वाटेला जायचं ना असं मी ठरवलंय विशेषतः डायटच्या आहारी तर या जन्मात घरी जाणार नाही त्या काय त्याच्यात हा वजनाचा मार्ग हा म्हणजे घरच्याच काटतून जातो